रामा, विक्रम पुढे राजे बसले, त्या त्या, त्या, त्या काम, थे। योग संसिद्ध झालेले ते राक्षसी किरातांच्या राज्यातील प्रजेला होणाऱ्या उत्पादनच्या त्रासापासून आणि राक्षस पिशाचा भयापासून रक्षण करत असे इतकेच नव्हे तर अनेक प्रकारच्या रोगांच्या साथीचे ती निवारण करीत राक्षसीचा कोणता मनुष्य नेहमी उत्सुक आणि उद्युक्त असणार नाही पुढे पुढे ध्यानामध्ये निमग्न झाल्यामुळे ती पूर्वीप्रमाणे किरातांच्या राज्यात येईनशी झाली आणि ह्यामुळे त्या किरातांच्या राज्यामध्ये उत्पादित अनर्था परंपरा उत्पन्न होऊ लागल्या अखेरीस त्या राष्ट्रातील लोकांनी रौराईची पीडा निवारण होण्याकरता त्या राक्षसीचीच देवीच्या रूपात स्थापना करण्यासंबंधाची एक तोड काढली त्याप्रमाणे किरात राष्ट्रातील लोकांनी गगनचुंबी तटाने युक्त असलेल्या आपल्या राजधानीमध्ये एक मोठे भव्य देऊ बांधले मग त्या राक्षसीची मूर्ती देवी म्हणून त्या देवळात स्थापन केली त्या वद्य प्राण्यांचा नेहमी वध होत असे त्या देवीची मूर्ती कधी कधी भंगे तेव्हा त्या किरात त्या, रा, त्या मूर्तीची विधीपूर्वक स्थापना करी वध्य मस्तकांचे विदारण करण्यात येत असल्यामुळे त्या देवीचे कंदरा असे नाव पडले आणि कोणी कोणी तिला मंगल असेही म्हणत असत कधी त्या देवीची मूर्ती भंगली आणि त्यावेळी गादीवर असलेल्या एखाद्या अभक्त राजाने तीची पूर्ववत स्थापना केली नाही तर ती देवी कोपून राजासह वर्तमान सर्व प्रजेता नाश करी। परंतु ह्याच्या उलट त्या देवीची यथाविधी पूजा अर्चा होऊ लागली म्हणजे त्या राज्यातील सर्व प्रकारची रोगराई नाहीशी होईल राघवा कोणत्याही ठिकाणी जशी भावना ठेवावी तसे फळ मिळत असते हे त्यावरून दिसते त्या किरातांच्या राष्ट्रातील लोक त्या देवीची मोठ्या भक्तीने पूजा करत आणि पूजेच्या वेळी समर्पण करण्यात आलेल्या वध्यजनांचा आहार सेवन करून संतुष्ट झालेली ती देवी आपल्या उपासकांवर उपा येणाऱ्या आणि आलेल्या अनेकविध संकटाचा प्रतिकार करी अशा रीतीने भावनेप्रमाणे विचित्र फल देणारी ती राक्षसी अजूनही मूर्ती रुपाने किरातांच्या राष्ट्रात विद्यमान आहे सर्व अपराधी लोकांच्या भक्षणाने सर्व लहान थोरांचे मंगल करणार असो इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे म्हणाले रामा हिमालय पर्वतावर राहणाऱ्या कर्कटी राक्षसीचे हे श्रवणीय आख्यात पूर्व परंपरेने दसे प्राप्त झाले तसे तुला मीपर्यंत वर्णन करून सांगितले श्री रामाने म्हटले पण गुरुवर्य हिमालय पर्वतावरील गुहेत राहणारे ती कृष्णवर्ण राक्षसी कर्कटी या नावाने कशी प्रसिद्धीला आली हे आपल्या मुखाने ऐकण्याची माझी इच्छा आहे तर ह्या संबंधीचा वृत्तांत पूर्व परंपरेसह दसा घडला असेल तसा मला सांग श्री वशिष्ठ म्हणाले राघवा राक्षसांची अनेक कुले आहेत त्यापैकी कित्येक कुलामधील राक्षसांची शरीरे स्वभावता गौरवर्ण कित्येकांची काळी कित्येकांची हिरवे तर का, काहींची पिवळे असतात मोठे पोट आणि लांब हात अशा तऱ्हेच्या कर्कटीच्या म्हणजे खेकड्यांच्या आकाराचा एक राक्षस होता त्याच्या आकृतीवरून त्याला कर्कट असे नाव देण्यात आले तर रामा ज्या कृष्णवर्ण राक्षसी संबंधाने तू माझ्याकडून केले गेलेले वर्ण ऐकलेस ती ह्या कर्कट राक्षसीचीच कन्या या राक्षसीच्या शरीराचा बांधा हुबेहूब आपल्या बापाच्या वर्णावर गेलेल असल्यामुळे तिला कर्कटी असे नाव देण्यात आले होते हे रामा जगताचे वास्तविक स्वरूप काय आहे या विषयाचे निरूपण करत असताना मला त्या कर्कटीने केलेल्या तत्वज्ञानविषयक प्रश्नांची आठवण झाली त्यामुळेच ओघा ओघाने मी त्या ओगा राक्षसीचा वृत्तांत तुला सांगितला का उत्पन्न झाले नसूनही उत्पन्न झाल्यासारखे वास्तविक उदकामध्ये भिन्न रूपाने दिसणाऱ्या लहरी या उदकाहून भिन्न नसतात त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी भिन्न रूपाने दिसणाऱ्या सृष्टी परंपरा याही वस्तुत ब्रह्माशी अभिन्न आहेत ज्याप्रमाणे का अग्नि नसताही अग्नीच्या दृढ भावनेमुळे मरकटाधिकांची थंडी नाही शेवते त्याप्रमाणे नित्य समच असलेले ब्रह्म आपली समता न सोडताही नानाविधे सृष्टीच्या रूपाने भासमान होते पण वस्तुत ब्रह्म सृष्टीभावाला केव्हाही प्राप्त होत नाही रामा ब्रम्ह रूप काष्ठाच्या ठिकाणी जग ही एक काल्पनिक पुतळीच आहे उत्पन्न झाली आहे असे समज फल आणि बीज यांची सत्ता अविच्छिन्न आणि एक रूप असल्यामुळे बीज आणि फळे यामध्ये वस्तुत भेद नाही ज्याप्रमाणे पाणी आणि त्यावरील तरंग ही, ही एकमेकांहून भिन्न नसतात त्याप्रमाणे चित्त आणि त्यावर भासणारे विषय यांच्यात वास्तविक भेद नाही बीजाच्या ठिकाणी उत्पन्न होणारे फल बीजाहून वास्तविक भिन्न नाही परंतु भिन्न असल्यामुळे असल्यासारखे अस्ले भासते त्याचप्रमाणे चैतन्या जग चैतन्याहून भिन्न नसूनही भिन्न असल्यासारखे भासते ब्रह्म आणि जग यांच्या वास्तविक स्वरूपा संबंधाने जर विचार केलाच नाही तर त्यांच्यामध्ये भेद का बरे दिसणार नाही पण अविचारामुळे निर्माण झालेला हा भेद यथार्थ विचार केल्यामुळे आपोआप नाही सहतो यासाठी म्हणून हे रघुश्रेष्ठा जगाच्या भिन्नत्वा संबंधाने उत्पन्न झालेली आकारण भ्रांती जशी उत्पन्न झाली आहे तशीच ती नाहीशी होते या जगदरूपी भ्रांतीचा स्वरूपाच्या बोधामुळे निराश करून टाक तुझ्या मनातील जगदभ्रांती ग्रंथी तुटून गेली म्हणजे माझे भाषण ऐकत आएकत, असतानाही शब्दार्थामुळे लक्षणेने गोचर होणारी ब्रम्ह वस्तूच तू स्वतः होऊन राहशील चित्तापासून उत्पन्न होणारी अनर्थ परंपरा आणि चित्ताला कारणीभूत असलेली अविद्या माझे भाषण ऐकून घेतल्यानेच नाही शेवून तुला निशय समाधान प्राप्त होईल राघवा ब्राह्मण झालेले हे सर्व जग ब्रम्ह रूपच आहे हे तत्वज्ञान माझ्या भाषणामुळे तुझ्या पूर्णपणे अनुभव असेल श्रीराम म्हणाला ब्रम्ह तस्मा एक आकाश हा संभूतहा या श्रुती वाक्यातील तस्मात हे पंचमेचे रूप ब्रिव जग भिन्न रूपाने उत्पन्न झाले आहे असा स्पष्ट नाही असे म्हणतात तेव्हा हे कसे ह्याचा मला नीट उलगडा करून सांगा श्री वसिष्ठ म्हणाले राघवा ब्रम्ह जग यांच्यामध्ये व्यवहारदृष्ट्या भेद भासत असल्यामुळे या व्यवहार दृष्टीला अनुलक्षण अर्थात व्यवहारपटू लोकांच्या समजुती करता जग यांची अभिन्नता वर्णन करण्यासाठी अशा तऱ्हेची भेदर्शक शब्द योजना शास्त्रामध्ये नेहमी करण्यात येत असते कारण त्याशिवाय अद्वैत सिद्धांत प्रतिपादन करता येणे शक्य होणार नाही व्यवहारात सुद्धा इष्ट कार्यसिद्धी असल्या इष्टकार्यसिद्धीसाठी असल्या काल्पनिक भेदाचा शास्त्राचा रोख अज्ञ जना तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकडे असल्यामुळे त्यात योजण्यात आलेला भेददर्शक शब्दामुळे ज्ञात्याने साशंक होण्याचे वास्तविक काही कारण नाही ब्रह्म आणि जग एक रूपच आहेत असा आत्मवेत्यांचा अनुभव असतो बालकाच्या समजुतीकरता ज्याप्रमाणे एखाद्या वेताळाची गोष्ट कल्पलेली असते त्याचप्रमाणे ब्रम्ह आणि जग यांच्यामध्ये शब्दाने करण्यात आलेला शास्त्रातील भेद व्यवहार दृष्टीच्या लोकांकरता कल्पलेला असतो अर्थात तो वास्तविक नव्हे कारण वास्तविक आत्म्यामध्ये द्वैत आणि ऐक्य ह्या कल्पना नाहीत आणि जर त्या व्यवहाराकरताच कल्पलेल्या आहेत तेव्हा ज्ञात्याने भेददर्शक श्रुतीवचनामुळेच गोंधळ जाण्याचे कारण काय रामा अरे मी तुला सुद्धा पूर्वी ब्रह्मापासून जग निर्माण झाले आहे असे जे वारंवार सांगितले ते उपदेश करण्याच्या हेतूनेच सांगितले कारण ब्रह्म जग या दोघांचा कार्यकारण भाव कल्पिल्याशिवाय उपदेशाचा व्यवहार होणेच शक्य नाही शिवाय या व्यवहार सुद्धा ज्याला उपदेश करायचा त्याच्या भेदबुद्धीला अनुलक्षणच करावं लागतो सारांश कारण आणि कार्य स्वामी आणि सेवक हेतू आणि हेतुमान अवयवी आणि अवयव व्यतिरेक आणि अन्वय उत्पत्ती आणि नाश विद्या आणि अविद्या दुःख आणि सुख वगैरे सर्व प्रतियोगी भेदकल्पना उपदेशाच्या व्यवहारार्थ उपयोगात आणल्या जातात तेव्हा त्या परमार्थता सत्य नाहीत ब्रह्माच्या ठिकाणी खरे तर भेद संभवत नाही केवळ अज्ञाजनांच्या समजुतीसाठी शास्त्राने हे भेद कल्पले आहेत जोपर्यंत ज्ञान झाले नाही तोपर्यंतच ह्या भेदांचे अस्तित्व असते परंतु एकदा अद्वैत तत्वज्ञान झाले म्हणजे सर्व द्वैत भावनात निराश पाहून निशब्दाचा ब्रह्मानुभव अविशिष्ट राहतो रामा तुला ज्ञान झाले ब्रह्माशी तुझे तादात्म्य झाले म्हणजे सर्व जगत एकमेव आद्यंतरहित अविभक्त आणि अखंडित ब्रम्हूपच आहे अशा अनुभवापर्यंत तू जाऊन पोचशील तत्वज्ञानाचा गंधही नसलेले अप्रबुद्ध लोक निरनिराळे तर्कवितर्क करून निरर्थक वादविवाद करत बसतात परंतु एकदा वेदांत तत्वज्ञान झाले आणि सर्व आणि सर्व खलविदम ब्रह्म असा अनुभव आला म्हणजे मग सर्व तऱ्हेचे भेदभाव आपोआप गलित होऊन जातात ब्रह्म अद्वितीय आहे हा सिद्धांत होय परंतु ब्रह्माचे हे अद्वितीयत्व कसे आहे हे द्वैतबुद्धीच्या लोकांना सांगत असताना द्वैताचे ग्रहण केल्यावरून गत्यंतरच नसते परंतु वस्तुत ब्रम्ह जग या द्वैतकल्पनेचा अभाव असल्यामुळे ब्रह्माचा उपदेश करणारा आणि तो उपदेश ऐकणारा असे दोघेही मौन धारण करतात तरी हे रघुश्रेष्ठा महावाक्यातील अर्थावर मन आरूढ करून वाच्यार्थाचा त्याग कर आणि मी जे विवेचन आता पुढे करणार आहे ते एकाग्र बुद्धीने श्रवण कर राघवा मन हे भ्रांती, हे भ्रांती मात्र असून ते एखाद्या गंधर्व नगराप्रमाणे कोठून उत्पन्न झाले आहे स्वतः विकास करते तेव्हा हे निष्पापरामा मन हे जगदरूपी इंद्रजाल कशा तऱ्हेने विसारते हे तुझ्या ध्यानात यावे म्हणून तुला मी सांगणार आहे ती गोष्ट ऐक ही गोष्ट ऐकल्यानंतर जग आणि त्याला उत्पन्न करणारे मन हे सर्व भ्रांती मात्र आहे असा बुद्धीचा निश्चय होऊन तू सर्व वासना दूर झुगारून देशील उत्पन्न झालेले आहे यासाठी मननासह त्या मनाचा त्याग करून शांत होऊन तू स्वस्वरूपामध्ये रममाण होशील दृष्टांतादाखल तुला आता ही जी गोष्ट मी सांगणार आहे ती गोष्ट ऐकल्यानंतर मनोरूपे व्याधी नाहीशी करण्याकरता तू विवेक रूपे औषध घेण्याचा प्रयत्न करशील माझ्या या गोष्टीचे तात्पर्य ध्यानात घेऊन त्याप्रमाणे तू वागशील तर रामा चित्तच जगदरूपाने व्यक्त झालेले आहे आणि वाळूमध्ये तेल असत नाही त्याप्रमाणे चित्तामध्ये वस्तुत शरीराधिक नाहीत हे तुझ्या लक्षात येईल रागद्वेषादी क्लेशाने दूषित झालेले चित्त संसार आहे अर्थात चित्तातील रागद्वेष नाहीसे झाले म्हणजे संसाराचा नाश झाला असे म्हणायला काहीच हरकत नाही सर्वतहे लौकिक आणि शास्त्रीय पदार्थ हा चित्ताचाच विलास आहे व्यवहारात काय किंवा अध्यात्म विषयात काय चित्तच साध्यचार्य शिष्टसंमत उपायने कार्य आहार्य व्यवहार्य संचार्य आणि धारणीय आहे हे चित्तरूप आकाश आपल्या उदरात सर्व धारण करते आणि यथाकधी अहंता प्रभाव रूपाने व्यक्तदशेला येते या चित्ताचा जो चिद्रूप भाग आहे तो सर्व बीज कल्पनांचभूतांना अस्तित्व नसतानाही निराकार अशा ब्रम्हदेवाने स्वप्नातील कल्पनेप्रमाणे पंच महाभूतांची कल्पना केलेली असल्यामुळेच हे जग हो भासमान होत आहे सृष्टी स्थिती आणि प्रलय यांना साक्षीभूत अशा दीर्घ संविधेमुळे दे विराट देह हो, जड अहंभावनेमुळे वैश्वानर आणि सूक्ष्म संविधेमुळे दे हिरण्यगर्भाचा देह हो, अशा तऱ्हेची देहत्रयी स्वप्नातील कल्पनेप्रमाणे मिठ्या असल्याचे ब्रम्हदेव पाहतो सूर्याच्या तेजामुळे मृगजल निर्माण होणे त्याचप्रमाणे चेतनात्मक मनाच्या प्रेरणेमुळे हे सर्व जग व्यक्त होते जगदरूपी सा, राक्षसाला आपण कल्पनेने उत्पन्न केलं आहे ह्याची चित्तरूपी बालकाला स्मृती नसते तेव्हा ते त्या राक्षसाला भीते पण तो राक्षस आपणच कल्पनेने निर्माण केला आहे हे ज्ञान झाले म्हणजे आत्मदर्शनामुळे ते निर्भय होते परमात्मा हा द्वैत ऐक्य वगैरे भ्राम कल्पना उत्पन्न करणाऱ्या दृश्य जगाच्या रूपाने कसा भासमान होतो हे मी जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीवरून तुला हे राघवा कळून येईलच मी जी गोष्ट आता तुला सांगणार आहे ते त्या अत्यंत हृदयंगम युक्तिसिद्ध आणि माधुर्याने ओथंबलेली असल्यामुळे ती लक्षपूर्वक ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या हृदयात अगदी पाण्यात टाकलेल्या तेलाच्या बिंदूप्रमाणे निसंशय प्रसूत होईल प्रसूत होईल ज्या गोष्टीत उपमान चांगले नसते शब्द योजना नसते जी गोष्ट समजायला कठीण आणि जिचे प्रतिपादन क्रोधाच्या भरात केलेले असते जिच्यातील वर्णन मुद्द्याला सोडून किंवा अपुरे असते अशा प्रकारच्या गोष्टीतील रहस्य श्रोत्यांच्या मनात यथास्थित उतरत इतकेच नव्हे तर ता राखेत टाकलेली तुपाची आहुती जशी विफल होते त्याप्रमाणे अशा तऱ्हेचा उपदेश विफल होत असतो सूर्याच्या स्वच्छ किरणामुळे सर्व त्रिभुवन प्रकाशित होते त्याप्रमाणे नानाविधा आख्याने लहान लहान कथा अभिज्ञांचे रंजन करणारी अध्यात्मपर्यवसायिक काव्ये नाटके निबंध वगैरे दृष्टांतमुखाने श्रोत्यांच्या अंतःकरणातील अज्ञानांधकाराचा अंधकार नाहीसा करून त्यानं सुप्रकाशित करत असतात इतिश्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्व चौऱ्याऐंशी सर्ग पंच्याऐशी श्री वशिष्ठ म्हणाले हे रामा जग हे मन मात्र आहे अशा विषयी स्वतःचीच एक गोष्ट ब्रह्मदेवाने मला पूर्वी सांगितली होती तीच आता मी तुला सांगतोय मी एकदा कमलसंभव ब्रह्मदेवाला भगवन या सर्व सृष्टी परंपरा उत्पन्न होतात तरी कशा असा प्रश्न केला असता त्या लोकपितामह ब्रम्हदेवाने अर्थपूर्ण असे एक सरस ऐंदवाख्यान बा, मला सांगितले ब्रह्मदे म्हणाला बाळा एखाद्या सरोवरामधील जल नानाविध भोवऱ्यांच्या रुपान स्फुरण पावत्याप्रमाणे जगताचा संकल्प धारण करणारे हि सर्व शक्तिमान मन जगदरूपान स्फुरण पावत पूर्वकल्पामध्ये एके दिवशी जागा झाल्यानंतर मला सृष्टीरचना करण्याची इच्छा उत्पन्न झाली असताना जो वृत्तांत घडला तोच मी तुला आता सांगणार आहे एकदा दिवस क्षीण होऊन गेल्यानंतर सर्वसृष्टीचा संहार करून मी सारी रात्र एकाग्र चित्ताने आनंदात घालवली ती रात्र संपून दुसरा दिवस उजाडतास मी जागा झालो नंतर यथाविधी संध्या करून प्रजांची रचना कशी करावी यासंबंधी विचार करत विस्तीर्ण आकाशाकडे टक लावून मी विचारमग्न अवस्थेत स्वस्थ बसलो होतो आकाशाकडे पाहू लागलो तो ते अंधकार किंवा कशाने शांत आणि शून्य असल्याचे मला आढळून आले ह्या चिदाकाशात आता सृष्टीची रचना करावी असे आपल्या मनाशी मी निश्चित ठरवले त्याप्रमाणे अत्यंत शुद्ध आणि अफाट रीतीने विस्तारलेल्या त्या आकाशाकडे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करू लागलो इत्यादे चिदाकाश थोड्या वेळापूर्वी अत्यंत शून्य असे दिसत होते त्यामध्ये व्यवस्थित रीतीने निरनिराळे प्रदीर्घ सर्व माझ्या दृष्टीस पडले त्या सर्व कमलकोशामध्ये राहणारे राजहंसावर अरुढ झालेले आणि हुबेहुब माझ्याच प्रमाणे दिसणारे दहा ब्रह्मदेव मला दिसू लागले प्रत्येक सर्गाची रचना अगदी एकसारखी अशी होती प्रत्येक सर्गामधील आकाशात पाण्याने ओथपलेल्या मेघाच्या पंक्ती भ्रमण करत होत्या मोठमोठ्या नद्या वाहत होत्या समुद्र गर्जना करत होते तेजस्वी सूर्य प्रकाशमान झाले होते आकाशात वारे वाहत होते द्यूलोकात देव क्रीडा करत होते पृथ्वीवर मानवसंचार करत होते पातालामध्ये दानव आणि सर्प राहत होते कालचक्राच्या अनुक्रमाने उन्हाळा पावसाळा वगैरे ऋतू या सर्व सर्गामध्ये वेळच्या वेळी होत होते फलपुष्पाने ओथमलेले वृक्ष सर्व भूप्रदेशाला सुशोभित करत होते शुभाशुभाचारही देशांमधील सर्व वर्णाच्या लोकसमाजामधून रूढ झालेले होते ज्या ज्या मनुष्याला त्याच्या त्याच्या आचाराप्रमाणे अचा फले प्राप्त होत होती वशिष्ठा अशा प्रकारे थेट माझ्या सर्गाप्रमाणे असलेल्या त्या भिन्न भिन्न सर्गामधील लोक भोगमोक्षादी फले प्राप्त करून घेण्याकरता यथाकाल आणि यथाक्रम प्रयत्न करत होते सप्तद्वीपे सप्त लोक समुद्र, सप्त कुलपर्वत इत्यादीचे व्यापार नियतीने आखून दिलेल्या मार्गाने अगदी कल्पांतापर्यंत यथास्थित चाललेले होते भूमीवरील निरनिराळ्या ठिकाणच्या उपवनातील कुंजाकुंजामधून सूर्याचे किरण अंध प्रकाश पाडत होते प्रचंड पर्वतांच्या गुहामधील अंधकार निबिड झालेला दिसत होता तसेच काही काही स्थानामधून तर सूर्याचा प्रकाश स्वच्छ पडलेला होता नभोरुपी नील परिपूर्ण आणि विकसित झालेले दिसत होते मेघरूपी भ्रमराच्या झुंडी त्याच्या भोवती घेरट्या घालत होत्या ज्याप्रमाणे सावरीच्या झाडातील स्वच्छ कापूस एखाद्या गारगोटीमध्ये भरून ठेवावा त्याप्रमाणे कल्पांत मेघाप्रमाणे दिसणार दाट झुके हिमालय पर्वताच्या गुहामधून पसरलेले दिसत होते लोकालोक पर्वताची रांग हीच कमरपट्टा असून तो जिने आपल्या कमरेला बांधलेले आहे गंभीर शब्द करणारे समुद्र हीच मंजूर ध्वनी करणारी भूषणे जिने धारण केलेली आहे निरनिराळी धान्य हेच जीचे अधरामृत आहे निरनिराळ्या प्राण्यांचे मधुर आणि अस्पष्ट ध्वनी हे जीच्या वाणीचे विलास आहेत अशा तऱ्हेची भूसुंदरी एखाद्या विलासिनी स्त्रीप्रमाणे त्या सर्वरूपरूपी स्त्रीच्या गौरवर्ण अंगावरील रात्री रुपी कमलांच्या संवत्सर स्त्रीच्या अंगावरील नीलवर्ण आणि श्वेतवर्ण कमलांच्या मालाच आहेत की काय असा भासू अरुणतेजाने प्रकाशित झालेली आणि आकाशाच्या अपार पोकळीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी खचित केलेली नाना नानाविध ब्रह्मांडे पाहिली म्हणजे ती एखाद्या डाळिंबाच्या वृक्षावरील लटकती पिकलेली डाळिंबेच आहेत की काय असे वाटे आकाशातून तीन मार्गाने वाहणारी आणि उंच सखर प्रदेशातून संचार करणारी ती त्रिभुवनाला पावन करणारी आणि चंद्रकले प्रमाणे आणि शुभ्रास दिसणारी आकाशगंगा जगदरूपी पुरुषाचे यज्ञोपवित्रच आहे की काय असा भास होय विद्युरूपी पुष्पाने युक्त असलेले मेघरूपी पल्लव वाऱ्यामुळे हलत असून दिशारुपी लता भ्रमण करत होते कित्येक होऊन जात होते आणि पुन्हा पुन्हा भूमी आकाश इत्यादी कानिराळे सर्ग पाहून त्या आकाशातील गंधर्व नगर उद्यान लता यांच्या प्रमाणे भ्रामक आहेत असे मला वाटू लागले वशिष्ठा उंबराच्या फळामध्ये कु गू गु असा ध्वनी करत असलेल्या मशकान मशकांप्रमाणे त्या त्या निळ्या सर्गामधून देव असुर मानव सर्प इत्यादी कांचे संघच्या संघ माझ्या दृष्टीस पडले युग कल्प क्षण लव कला वगैरे विभागाने युक्त असलेला आणि अकल्पित रीतीने सर्वांच्या नाशासाठी टपून बसलेला काळ मी अवलोकन केला अशा रीतीने चिदाकाशामध्ये दिसणारा तो सर्गसमूहाचा चमत्कार शुद्ध सूक्ष्म आणि उत्कृष्ट अशा रीतीन अशा चित्तानी पाहता क्षणी मला अत्यंत विस्मय वाटून मी चकित झालो मी मनात म्हणालो हे आहे तरी काय सर्ग समुदायांचे हे चक्र कोठून आणि कसे उत्पन्न झाले चर्मचक्षुंनी अवलोकन करत असताना ज्या आकाशात मला काहीही दिसत नव्हते त्याच आकाशात मनाने अवलोकन करू लागताच दहा सर्गाचेही विलक्षण मायाला दिसावे याचा अर्थ तरी काय अशा प्रकारचा विचार करत मी बराच काळपर्यंत मनानेच आकाशाकडे पाहत राहिलो इतक्यात त्या सर्व सूर्या एका सूर्याला हाक मारून मी आपल्या जवळ बोलावून घेतले माझे हाक ऐकताच तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला तेव्हा मी त्याला म्हणालो देवादी देवा हे महा तेजस्वी तुझे स्वागत असो मी विचारतो त्या प्रश्नांची कृपा करून उत्तरे दे। देवा तू तु कोण तुझे जग कसे निर्माण झाले तसेच तू ज्या सर्गात उत्पन्न झालास त्याच्या पलीकडे असणारे हे नौ सर्ग कसे उत्पन्न झाले या सर्वांचे तुला ज्ञान असेल तर ते मला कृपा करून सांग हे माझे भाषण ऐकल्यानंतर मी ब्रह्मदेव आहे असे जाणून त्याने मला तत्काल नमस्कार केला आणि मधुरवाणीने भाषण करण्यास आरंभ केला भानू म्हणाला भगवान ह्या सर्व दृश्य प्रपंचाच्या उत्पत्तीचे वास्तविक आपणच नित्यकारण आहात अशा स्थितीत आपणच मला प्रश्न करता ह्याचा अर्थच मला समजत नाही आता कदाचित माझ्या सांगण्याने आपल्याला कौतुक वाटणार असेल तर जिला आपला संकल्प कारणीभूत झालेला नाही अशा माशा उत्पत्ती संबंधाचा वृत्तांत मी आपल्याला सांगतो आपण तो सावधान चित्ताने ऐका हे ईश्वरात्मन जे हे सर्ग आपल्या दृष्टीस पडत आहेत ते जड आणि चेतन अशा द्विध कलाने विस्तारले गेले आहेत देशकालाधिकाणी परिच्छन अशा जगत सत्तेच्या प्रदर्शन कौशल्याने ते युक्त आहेत एवढेच नवे तर ज्याला तत्वज्ञान झालेले नाही त्याला ते सत आहेत की असत आहेत अशा तऱ्हेचा मोह निःसंशय निर्माण करणारे परंतु हे सर्व, सर्व सर्व सर्ग म्हणजे मनाचा निखळ विलास होत इतिश्री वासिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे सर्ग पंच्याऐंशी शहाऐंशी भानुने पुढे कथनास आरंभ केला हे देवाधि देवा, देवा। नामक तुझा कालच्या दिवशी कैलास एका जम्बूद्वीपऱ्यात सुवर्ण जट ह्या नावाचा एक प्रसिद्ध प्रांत होता ज्याना पुष्कल संतती होती अशा तुझा मरीच्या पुत्रांनी आपल्या सर्व पुत्रांना राहायला पुरेल अशातरीच्या सुंदर आणि श्रेष्ठ भूमंडलाची रचना केली तोच हा सुवर्ण जट नामक प्रदेशवर कश्यप कुलात उत्पन्न झालेला ब्रह्मवेद धर्मात्मा आणि शांत वृत्तीचा इंदू नामक एक ब्राह्मण हा त्या प्रांतात आपल्या स्वजातीयांबरोबर अत्यंत धर्मशील रूपाने सुंदर आणि मनाने अतिशय पवित्र आणि पतीसेवापरायण होते रखरखेत प्रदेशात गवत नाही त्याप्रमाणे त्या स्त्रीपासून त्या इंदू ब्राह्मणाला एकही पुत्र झाला नाही ज्याप्रमाणे एखादी पुष्पितलता फलरहित असल्यामुळे शोभत नाही तशाच प्रकारे त्या इंदू ब्राह्मणाची ती भार्या स्वभावाने सरळ वर्णाने गौर आणि आंतरबाह्य पवित्र असूनही शरनामक तृणाच्या पात्याप्रमाणे फलशून्यतेमुळे अगदी शून्य दिसत पोटी पुत्र संतान नसल्यामुळे खिन्न झालेली ती उभयता कैलास पर्वताच्या अत्युच्च शिखरावर गेली आणि त्या ठिकाणी गेल्यावर नवीनच लावलेल्या दोन वृक्षाप्रमाणे दिसणाऱ्या त्या दोघांनी मनुष्याच्या वाराही लागत नव्हता अशा त्या ठिकाणी जाऊन पुत्रप्राप्तीच्या इच्छेने त्या स्थळी तपश्चर्या करायला आरंभ केला कैलास पर्वतावरील एका लताकुंजामध्ये तपश्चर्या करणार ते जोडपे वृक्षाप्रमाणे स्थिर झाले दररोज संध्याकाळी एक एक चुळकाभर पाणी पिऊन त्याने घोर तपश्चर्या चालवली होती वृक्षाच्या वृत्तीचा आश्रय करून त्यांनी आरंभलेली तपश्चर्या त्रेता आणि द्वापार ही दोन्ही योगे उलटून जाईपर्यंत अखंडित चालली होती त्यानंतर मस्तकावर चंद्रकला धारण करणारा भगवान शंकर त्यांच्या तपश्चरेमुळे प्रसन्न झाला आणि दिवसभर सूर्याच्या प्रखर तापामुळे शुष्क होऊन गेलेल्या चंद्रविकासी कमलाची दया येऊन त्यांना प्रफुल्लित करण्याकरता आकाशात चंद्र उदय पावतो त्याप्रमाणे पुत्रप्राप्तीच्या इच्छेने घोर तपश्चर्या करणाऱ्या त्या, त्या दाम्पत्याची दया येऊन त्यांना इष्टवर भगवान शंकर त्या ठिकाणी येऊन पोहोचला जशी आनंदाने प्रफुल्लित झालेली कुमुदे चंद्राला अवलोकन करतात त्याप्रमाणे त्या, त्या उभयताने पार्वतीसह वर्तमान ऋषभावर आरूढ झालेल्या आणि चंद्रकला धारण करणाऱ्या भगवान शंकराला प्रसन्न मनाने अवलोकन केले नंतर पृथ्वी आणि अंतरिक्षातील लोक आकाशात उदित झालेल्या चंद्राला प्रणाम करतात त्याप्रमाणे त्या दोघांनी तुषाराप्रमाणे शुभ्र दिसणाऱ्या शंकराला प्रणाम केला पुढे मलय पर्वतावरील मंद मंद वाहणाऱ्या सुगंधित वायूमुळे प्रसन्न चित्त होऊन त्या पर्वतावरील वृक्षांच्या मुखाप्रमाणे कुजितांना लादवणारा ज्या भगवाना स्वर आहे आणि मृदू रमणीय स्मित हास्यामुळे ज्यांचा अधरोष्ट किंचित स्पंदमान होत आहे असे भगवान शंकर त्या इंदू ब्राह्मणाला उद्देशून बोलले देव म्हणाले हे विप्रा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला इच्छित असेल तर वर तू माझ्यापासून मागून घे वसंत ऋतू मधील तृप्त झालेल्या एखाद्या वृक्षाप्रमाणे मी दिलेल्या संतुष्ट हो त्यावर इंदू ब्राह्मण म्हणाला भगवन वरामुळे मला पुन्हा पुन्हा दुःख करण्याचा प्रसंग येणार नाही असा वर आपण मला द्यावा माझी इच्छा अशी कि महाबुद्धिमान सदाचार संपन्नने कल्याण गुणाने संपन्न असे दहा पुत्र मला व्हावे सूर्यदेव ब्रह्मदेवाला म्हणाला तर ब्रह्मदेवा इंदू ब्राह्मणाने असा वर मागितल्यावर तथास्तु असे म्हणून मेघाप्रमाणे गर्जना करून भगवान शिव आकाशात अंतर्धान पावले नंतर मायिक शरीरे धारण करणाऱ्या उमामहेश्वराप्रमाणे भगवान शंकरापासून इच्छित प्राप्त झालेली ती उभयता पतीपत्नी आपल्या घरी निघून गेली इतकी झाल्यानंतर त्या इंदू ब्राह्मणाची भार्या थोड्याच दिवसांनी गरोदर राहिली क्रमाक्रमाने तिच्या गर्भाची पूर्ण वाढ होऊन पाण्याने ओथंबलेल्या मेघमाले प्रमाणे ती श्यामवर्ण दिसू लागली पुढे नूतन अंकुरांना प्रसरणाऱ्या भूमीप्रमाणे ती स्त्री प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे रमणी आणि सुकुमार अशा दहा पुत्रांना प्रसरली हिंदू ब्राह्मणाने आपल्या पुत्रांचे जातक संस्कार केल्यानंतर ते महा तेजस्वी पुत्र वर्षाऋतूमध्ये रुद्धिंगत होणाऱ्या मेघाप्रमाणे दिवसेंदिवस मोठे होत गेले त्यांच्या वयाला सात वर्षे पूर्ण होईपर्यंतच ते संपूर्ण वाम्मयात वामत झाले आणि आकाशातील निर्मल ग्रहाप्रमाणे शोभायमान होऊन ते सर्वत्र वावरू लागले पुढे बराच काळ निघून गेल्यानंतर त्या मुलांचे ब्रह्मज्ञान संपन्न असे माता आपल्या शरीराचा त्याग करून विदेह कैवल्य स्थितीप्रत जाऊन पोहोचले अशा प्रकारे माता पिता यांचा वियोग झाल्यामुळे उद्विग्न झालेले ते दहा ब्रह्मपुत्र आपल्या गृहाचा त्याग करून कैलास शिखराच्या आश्रयाला गेले त्या ठिकाणी ब्राह्मणपुत्र आपल्या पूर्व भाग्यामुळे हिरण्यगर्भाचे ऐश्वर आपल्याला कसे प्राप्त होईल या संबंधात आपापसात आप विचार करू लागले आपसात विचार करताना ते म्हणू लागले या जगात उत्कृष्ट असे सुख कोणते आहे अपना कसे प्राप्त गोष्ट हो दुखा लोका उचित काया है। खरे महत्वपूर्ण को योगा महेश्वर हि पदवी प्राप्त होते लोकाधित्व को अथवा लोकाधिपतित्व क्यों साम्राज्य ऐश्वर्य वास्तविक महत्वाचे काय आहे साम्राज्याचे ऐश्वर प्राप्त होण्यापेक्षा इंद्रपद हे अधिक महत्वाचे नाही काय परंतु इंद्रपद जरी प्राप्त झाले तरी ते कल्पपर्यंत थोडेच टिकणार आहे प्रजापतीच्या दोन घटकात इंद्राच्या ऐश्वर्याचा सर्व पूर्ण होतो सारांश ग्रामाधिपत्र लोकाधिपतित्व सम्राटाचे ऐश्वर किंवा इंद्रपद ह्यात तसा काहीच अर्थ दिसत नाही तर मग ह्या जगात दीर्घ काळ पर्यंत टिकणारे आणि श्रेष्ठ असे श्रेय व ऐश्वर आहे अशा रीतीने त्या दहा बंधू आपापसात भाषण करत असताना मृग समुदायातील प्रमुख हरिण इतरांशी भाषण करतो त्याप्रमाणे त्या दहा बंधांपैकी जो ज्येष्ठ बंधू तो गंभीरपणाने इतर बंधुना उद्देशून म्हणाला बंधुनो सर्व प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये ब्रह्मदेवाचे ऐश्वर श्रेष्ठ असून तेच काय ते कल्पर्यंत संपादन करणे हेच मला इष्ट वाटते ज्येष्ठ बंधूचे हे शब्द ऐकताच बाकीच्या उत्तम फार उत्तम असे म्हणून ज्येष्ठाच्या भाषणाचा गौरव केला नंतर ते ज्या ज्येष्ठ बंधूला म्हणाले तुम्ही म्हणता ते निसंशय खरे आहे परंतु सर्व दुःखाचे परिमार्जन करणारे असे ते जगत पूज्य पद्मासन म्हणजे ब्रह्मदेवाचे पद त्याला कसे प्राप्त होईल वडे बंधू म्हणाला बंधू ना मी सांगेन त्याप्रमाणे वागण्याला तुम्ही तयार असाल तर ते विरींचे पद तुम्हाला खात्रीने प्राप्त होईल कारण तुम्ही सर्वजण अत्यंत तेजस्वी आहात म्हणूनच पद्मासनावर बसून मीच तो दैदीप विमान ब्रह्मदेव आहे अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि संहार मीच करत असतो अशा तरेचे ध्यान निरंतर करत जा म्हणजे तुम्ही सर्व ब्रह्मदेवाच्या सामर्थ्याने युक्त व्हाल हे ज्येष्ठ बंधूंचे भाषण ऐकून घेतल्यावर सर्वांनी त्याप्रमाणे करण्याचे कबूल केले आणि इच्छित फलाविषयी अत्यंत आसक्त झालेले नव बंधू आपल्या ज्येष्ठ बंधूंसह ध्यानामध्ये निमग्न झाले अत्यंत एकाग्र बुद्धीने ध्यान करणारे <coughs> ते दहा बंधू एखाद्या चित्रकाराने काढलेल्या चित्रातील मूर्तीप्रमाणे अगदी स्तब्ध आणि निश्चल दिसत होते त्या दहा बंधू मधून प्रत्येक जण आपल्याशी विचार करू लागला की जगाचा उत्पत्ती करता पालन आणि भोगता महेश्वर आज ब्रम्ह मीच आहे यज्ञकर्माचे सांगोपांग आचरण करणारे महर्षी तसेच सरस्वती गायत्री यांनी युक्त असलेले वेद हे सर्व मूर्तिमंत माझ्यासमोर उभे आहेत लोकपाला सिद्धांचे समूह यांच्या संचारामुळे हा स्वर्ग लोक व्याप्त झालेला असून त्यांच्या गंभीर निनादामुळे तो अत्यंत आणि अरण्य यांच्या योगाने अलंकृत झालेले हे भूमंडळ त्रैलोक्य रूपे स्त्रीच्या कानातील कुंडला प्रमाणे हा पाताळ दैत्य दानवाने पहा कसा गजबजून पहा अप्सरांचे समुदाय कसे संचार करत आहे हा पहा महापराक्रमी यज्ञ भोगता राजश्रेष्ठ इंद्र त्रैलोक्य रुपी नगरीचे एकटाच पालन करतो आहे त्याचप्रमाणे अत्यंत दैदीप्यमान अशा आपल्या किरण रूपी पाशाने दश दिशा बुद्धाकणारे हे पहा बारा महिन्यातील बारा सूर्य कसे प्रकाशमान होत आहेत ज्याप्रमाणे गोराखी गायीचे रक्षण करतात त्याप्रमाणे शुद्ध वृत्तीचे हे सर्व लोकपाल न्यायसिद्ध मजादाने लोकांचे रक्षण करत आहेत पाण्यावरील तरंगाप्रमाणे हा पहा चतुर्वि चतुर्विध प्रजा रोजच्या रोज कशा उत्पन्न होत आहेत नाहीशा होत आहेत विविध वैभवाने क्वचित विराजमान होत आहेत तसेच दारिद्र्यादी दोषामुळे आश्रय करून राहत असतो हा संवत्सर गेला हे युग समाप्त झाले हा सृष्टी रचनेचा काल आला हा सृष्टीचा संहार काळ आला हा माझा कल्पसंज्ञ दिवस संपला ही माझी ब्राह्मी रात्र उत्पन्न झाली परंतु अशा रीतीने सृष्टीचा आविर्भाव आणि तीरभाव करूनही मी पूर्णात्मा परमेश्वर आपल्या पारमार्थिक स्वरूपाच्या ठिकाणी निष्क्रियत्वाने राहिलो आहे अशा रीतीने एकाग्रत बुद्धीने भावना केल्यामुळे ते इंद्रपुत्र ब्राह्मण एखाद्या दगडावर कोरलेल्या चित्राप्रमाणे ब्रम्माकार वृत्तीमध्ये स्थिर होऊन गेले होते स्वस्वरूपामध्ये रममाण झाल्यामुळे त्यांना बाह्य विषयांची येतक्यांची स्मृती राहिली नव्हती कुशासनावर बसलेल्या त्या ब्रह्मपुत्रांनी आपण ब्रह्मदेवाच्या अशी कल्पना केली होती सर्व त्याग करून ध्यानामध्ये निमग्न झाल्यामुळे ते बाह्यता पाषाणाप्रमाणे परंतु वस्तुत परमार्थ घन झालेले होते अशा रीतीने अखंड ब्रह्माकार झालेले ते ब्राह्मण कैलास पर्वतावर शोभायमान होत होते श्री सर्ग सर्ग भानुदेव पुढे म्हणाला ब्रह्मदेवा तुझ्याप्रमाणे सृष्टी स्थिती संहारादे कर्मामध्ये आसक्त झालेले ते दहा इंदू पुत्र ब्रम्होपासना करत राहिलेले होते पुढे बराच काळ लोटून गेला आणि नंतर प्रखर उन्हाच्या तापाने वाढलेली वृक्षावरील पाने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गळून पडतात त्या त्याप्रमाणे हो, त्या दहा जणांचे देह शुष्क होऊन अखेर गळून पडले माकडे वृक्षावरील फळे तोडून खातात त्याप्रमाणे त्या वनामध्ये राहणाऱ्या मांसभक्ष व्यापदाने त्यांची स्थूल शरीरे तोडून तोडून खाऊन टाकली परंतु इतके झाले तरी त्यांचे लिंग देह ब्रम्म भावने संपून कल्पक्ष द्वादशादित्य आपल्या प्रखर किरणाने प्रकाशमान होऊ लागले कल्पांतकाचा प्रचंड वायू वाहू लागला सप्त समुद्रांचे एकीकरण होऊन सर्व विश्व जलमय होऊन गेले सर्व भूतांचे समुदाय नष्ट होऊन गेले अशा रीतीने सर्व सृष्टीचा संहार करून तू सुद्धा स्वस्वरूपी स्थिर झाला इंदू पुत्र दहा ब्राह्मणाने आपल्या मनसंकल्पाने दहा ने निरनिराळे सर्ग उत्पन्न केले मनोरूपी आकाशामध्ये स्थिती असलेले तेच हे दहा सर्ग तू आपल्या सूक्ष्म दृष्टीने आपल्या पाहतो आहेस या दहा ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडामधील भूताकाश रुपे मंदिरात दिवस रात्र करण्याच्या कामावर माझी नियुक्ती करण्यात आली आहे ब्रम्हदेवा चिदाकाशामध्ये या इंदू पुत्र ब्राह्मणाने आपल्या संकल्पामुळे दहा सर्ग कसे निर्माण केले या संबंधीचा वृत्तांत मी तुला सांगितला परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे आपला स्वतंत्र सर्ग निर्माण करण्याला तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे या ब्राह्मणाने आपले दहा सर्ग निर्माण केले तरी त्यामुळे तुझ्या सर्व संभव नाही कारण जग म्हणजे आपल्या चित्तात उत्पन्न होणार आहे जग म्हणजे आपल्या मनरूपी आकाशाने अनेकविध कल्पनांच्या योगाने निर्माण केलेले एक मोहक जाद आहे सारांश काल्पनिक विषयांच्या अत्यंत आसक्तीने मोहित झालेले मनच जगदरूपाने व्यक्त झालेले आहे इतिश्री वाशिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे सर्ग सत्याऐंशी